श्वरी अध्याय पांचवा कर्मसन्यास योग श्लोक पहला अर्जुन उवाच संसम कर्मणाम कृष्ण पुनर्योगम च शंससी येय एक तोरे कम ते ब्रूहि सुनिश्चित अर्जुन मनाला हे कृष्णा कर्माचा त्याग करावा अंतोस आन कर्माचे अनुष्ठान करावे अंतोस या दोह खरोखर तुझा मताने जे श्रेयस्कर असेल ते मला सांग मग पार्थ श्रीकृष्ण ते म्हणे हा हो हे कैसे तुमचे श्रीकृष्णाला म्हणाला अहो हे असे कसे तुमचे बोलणे यात एक वाक्यात असेल तर त्या संबंधाने काही विचार करता येईल मागा सकळ कर्मांचा संन्यासू तुम्हीची निरोपीला होता बहुवसू तरी कर्मयोगी केवी अतिरसु, पोखी तसा पुढती सर्व कर्मांचा त्याग करावा असे तुम्हीच मागे पुष्कळ रीतीने सांगितले होते तर आता कर्मयोगाविषयीच्या भराला जास्त उत्तेजन का देता। ऐसे द्यथ हे बोलत आय यांच्या चित्ता आपुलीये चाडे श्री अनंता उमजू श्री अनंता श्री कृष्णा असे हे दुटप्पे बोलले असता आमच्यासारख्या अल्पसमजुतीच्या लोकांच्या मनाला पाहिजे तसा उलगडा होत नाही ऐक एक साराते बोधिजे तरी एक निष्ठाची बोली जे हे आणी की काय सांगी जे तुम्हा प्रती ऐक एक तत्व जर सांगायचे असेल तर एकच निश्चित सांगितले पाहिजे हे तुम्हाला दुसऱ्याने सांगायला पाहिजे का तरी याची लागी तुमते म्यारा उळी विनविले होते जे हा परमार्थ ध्वनि न बोलावा एवढ्यासाठी मी आपल्यासारख्या श्रेष्ठांना विनंती केली होती की हे तत्वज्ञान संदिग्ध भाषेत सांगू नये परी मागील असो देवा आता प्रस्तुती उकलू देखावा सांगय दोही माझी बरवा मार्गू कवणू परंतु देवा मागे झाले ते राहू द्या आता ह्यावेळी उलगडा करा आणि या दोन मार्गांपैकी चांगला कोणता ते सांगा जो परिणामीचा निर्वाळा अचुंबितू ये फळा आणि अनुष्ठिता प्रांजळाची ज्याचा शेवट शुद्ध असून ज्याचे फल अचूक प्राप्त होते व ज्याचे अनुष्ठान सहज सरळ आहे जैसे निद्रेचे सुख न मोड आणि मार्गू बहुसाल सांडे तैसे सोहो सांगडे सोह होय ज्याप्रमाणे झोपेच्या सुखात व्यत्यय न येता रस्ता तर पुष्कळ काटत जातो अशा सुखसारक वाहनासारखा जो सोयीचा मार्ग असेल तो सांगा येणे अर्जुनाचे नि बोले देवो मनी रिझले मग होईल ऐके म्हणितले संतोषो निय ह्या अर्जुनाच्या बोलण्याने देव मनात खुश झाले मग संतुष्ट होऊन म्हणाले ऐक तसेही होईल देखा कामधेनु ऐसी माये सदैवा जया होय तो चंद्रू हि परी लाहेहा ज्या दैववानाला कामधेनुसार आई मिळते त्याला चंद्र पण तो सुद्धा खेळावयास मिळतो पाहे पा श्री शंभूची प्रसन्नता तया उपमन्यूची आरता काय क्षीराब्दी दुध बाता देई जे हे पहा शंकरांनी प्रसन्न होऊन त्या उपमन्यूच्या इच्छेप्रमाणे त्याला दुधा भाता करता क्षीरसमुद्र दिला नाही का तैसा औदार्याचा कुरुठा श्रीकृष्ण का सर्व सुखांचा वसवटा तो चिनोहा त्याप्रमाणे उदारपणाचे घर जो श्रीकृष्ण तो अर्जुनाच्या स्वाधीन झाल्यावर मग तो अर्जुन सर्व सुखांचे वसतीस्थान का होऊ नये एथ चमत्कारू कायसा गोसावी श्री कांता ऐसा आता अपुलिया सवेसा मागावा की यात आश्चर्य कसले कांता सारखा मालक मिळाला असताना आता आपल्याला हवे तसे त्याने काम मागून घेऊ नये मनोनी अर्जुने म्हणितले ते हासो निरे दिले सांगेन बोलिले काय कृष्णे म्हणून अर्जुनाने जे मागितले ते श्रीकृष्णाने प्रसन्न होऊन दिले ज्ञानेश्वर महाराज म्हणतात श्रीकृष्ण जे काय म्हणाले ते मी सांगेन श्लोक दुसरा श्री भगवान करा उभ तोस्तु कर्म संन्यासात कर्मयोगो विशिष्यते श्रीकृष्ण म्हणाले कर्माचा त्याग आणि कर्माचे अनुष्ठान हे दोन्ही श्रेयाला म्हणजे मोक्षाला कारणीभूत आहेत या दोघंपैकी कर्मत्यागापेक्षा कर्मयोगच तो जाणत्या नेमत्याना सर्वांना सुलभ असल्याने विशेष श्रेयस्कर आहे तो म्हणे गा कुंती सुता हे संन्यास योगु विचारिता मो करू तत्वता दोन्ही ही होती श्रीकृष्ण म्हणाले अर्जुना हे संन्यास व कर्मयोग विचार करून पाहिले तर तात्विकदृष्ट्या दोन्ही मोक्ष प्राप्त करून देणारे आहेत तरी जाना नेणा सकळा हा, हा, जा हा कर्मयोग किरा प्रांजळा जैसी ना व स्त्रिया बाळा तोय तर जानते व नेते या सगळ्यांना हा निष्काम कर्मयोग आचरण्याला सरळ आहे ज्याप्रमाणे पाण्यातून तरुण जाण्याला स्त्रियांना व बालकांना होडी हे सुलभ साधन आहे त्याप्रमाणे भवसागरातून तरुण जाण्यास हा कर्मयोग साधन आहे तैसे सारा सार पाहिजे तरी हाची देखिजे येणे संन्यास फळ लाही जे अनाया त्याचप्रमाणे सरासराचा सा विचार केला तर हाच सोपा दिसतो याने कर्माच्या संन्यासा पासून मिळणाऱ्या फळाची प्राप्ती कष्टा वाचून होते आता याची लागी सांगेन तुझ संन्यासी याचे चिन्ह मग सहजे हे अभिन्न जाणसी तू आता एवढ्या करता मी तुला कर्मसन्यास करणाराचे लक्षण सांगेन मग हे दोन्ही मार्ग सहजच एक आहेत असे तू जाणशील श्लोक तिसरा ज्ञेयस्त नित्य सन्यासी यो न द्वेष्टी न कांक्षती निर्दव्वो हि महाबाहो सुखम बंधात प्रमुच्यते हे महाबाहू अर्जुना जो कशाचा द्वेष करीत नाही व कशाची इच्छा करीत नाही तो कर्मयोगी नित्य कर्मसन्यासी प्रीतीद्वेष सुख दुःख जय पराजय इत्यादी द्वंद्वांनी रहित असलेला तो बंधापासून सहज अनाया मुक्त होतो तरी गेली न करी, न पवता चाड न धरी जो सुनिश्चळू अंतरी मेरू जैस तरी गत गोष्टीची जो आठवण धरत नाही काही मिळाले तर त्याची इच्छा करत नाही जो मेरू पर्वताप्रमाणे अंतकरणात अगदी अचळ असतो आणि मी माझे ऐसी आठवण विसरले जयाचे अंतकरण पार्था तो संन्यासी जाण निरंतर आणि ज्याच्या अंतःकरणात मी व माझे यांचे स्मरण राहिलेले नाही अर्जुना तो सदोतीत संन्यासीच आहे असं जाणव जो मने ऐसा जाहला संगीतोची सांडिला, म्हणून सुखे सुख पावला अखंडित ज्याच्या मनाची अशी तयारी झाली त्याला संगत सोडून जातात म्हणून त्याला शाश्वत सुखाची अनायाचे प्राप्ति होते आता गृहाधिक आघावे ते काही न लगे त्या जावे जे घेते झाले स्वभावे निस्संगू म्हण अशा स्थितीत घर वगैरे सर्वांचा त्याग करण्याची काही जरुरी नाही कारण त्यांची आसक्ती घेणारे मन तेच स्वभावता निसंग झाले आहे म्हणून देख अग्निझोनी जाये मग जे राखोंडी के अग्नि भिजून गेल्यावर मग जो राखेचा ढेपसा शिल्लक राहतो तेव्हा त्याला कापसामध्ये सुद्धा ज्याप्रमाणे गुंडाळून ठेवता येते तैसा असतेनी उपाधी ना कळी जे तो कर्मबंधी जयाची ये बुद्धी संकल्पू नाही त्याप्रमाणे ज्याच्या बुद्धित संकल्पना आहेत तो परिवारात असून सुद्धा बंधात पडत नाही मनोनी कल्पना जै सांडे तैची ग संन्यासू ये कारणे दोनी सांगडे सन्यास योगू म्हणून ज्या वेळेला कल्पना सुटते त्याच वेळेला सन्यास घडतो या कारणाने कर्मसन्यास व कर्मयोग हे दोन्ही सारखेच आहेत श्लोक चौथा पंडिता एकम फलं। कर्मयोग भिन्न फारे आहेत असे अज्ञ बोलतात ज्ञानी बोलत नाहीत सांख्य व कर्मयोग यापैकी एकाचे जरी अनुष्ठान केले तरी करणाराला दोहोचेही फल जो मोक्ष तो प्राप्त होतो हे रवी तरी पार्था जे मूर्ख होती सर्वथ ते सांख्य योगू संस्था जानती केवी एरवी अर्जुना जे पूर्णपणे अज्ञानी आहेत ते सांख्य योग व कर्मयोग यातील भेद कसे जाणतील सहजे ते अज्ञान म्हणती ते भिन्न एरवी दीपा प्रतिकाई आनान प्रकाशू आहाती ते स्वभावतःच मूर्ख असतात म्हणून या दोन मार्गांना भिन्न समजतात नाही तर प्रत्येक दिव्याचा प्रकाश काय वेगवेगळे आहेत का, वेगवेग का। पैसम्यक येणे अनुभवे जिही देखिले तत्व आघवे, ते दोही तेही ऐक्य भावे मानिती गा एकाचे चांगले आचरण करून ज्यांनी संपूर्ण तत्त्व समजावून घेतले ते दोघांनाही एकाच रूपाने समजतात श्लोक पाचवा स्थान तद्योगैर एकम सांख्यम चोगंच यश्यती सश्यती सा सांख्य मार्गाने जाणाऱ्यांना जे मोक्षरूपी स्थान प्राप्त होते तेच निष्काम कर्मयोगाचे अनुष्ठान करणाऱ्यांनाही प्राप्त होते सांख्य व कर्मयोग हे एक आहेत असे जाणणारा खरा ज्ञाथा होय आणि सांख्य जे पावी जे ते योगी गमीजे मनोनी ऐक्य दोही ते सहजे इया परी. आणि सांख्य मार्गाने जे मिळते तेच योगाने प्राप्त होते अशा रीतीने या दोन मार्गात सहजच एकता आहे देखे आकाशा आणि अवकाश भेदू नाही जैसा तैसे ऐक्य योग संन्यासा ओळखे जो पहा आकाश आणि पोकळी यांच्यामध्ये ज्याप्रमाणे भिन्नता नाही त्याप्रमाणे कर्मयोग आणि सांख्ययोग यांची एकता ज्याला पटलेली असते तयासीची जगी पाहले आपण पेते जयासांख्ययोग जाणवले भे देवीण ज्याला सांख्य व कर्मयोग अभिन्नतेने पटले त्यालाच जगात उजाडले ज्ञानप्राप्ती झाली व त्यानेच आत्मस्वरूप पाहिले श्लोक सहावा संन्यासस्तु महाबाहो दुःखमाप्तुम योगत हो योग युक्तो मुनिर्ब्रह नचिरेणाधिग्छती हे महाबाहो कर्मयोगा वाचून कर्मसन्यासाची प्राप्ती होणे दुष्कर आहे फलनिरपेक्ष कर्मयोगाचे ठिकाणी रत असलेल्या मुनिला ब्रह्माची प्राप्ती तात्काळ होते जो युक्तिपंथे पार्थ चढे मोक्ष पर्वता तो महासुखाचा निमथ वहिला पावे अर्जुना जो निष्काम कर्म करण्याची हातवाटी रुपी रस्त्याने मोक्षरूप पर्वतावर चढतो तो परमानंद रूप शिखर त्वरेने गाठत ये वायाची गाहव्यासी पडे परिप्राप्ती काही न घडे संन्यासाची त्याहून दुसरा ज्याच्या हातून कर्मयोगाचे अनुष्ठान होत नाही तो व्यर्थच संन्यासाच्या छंदात पडतो परंतु त्याला संन्यासाची प्राप्ती कधीच होत नाही श्लोक सातवा योग विशुद्धात्मा विजितात्मा जितेंद्रिय सर्व भूतात्मा भूतात्मा कुरवनपी न लिप्यते शुद्धचित्त जित देह जितेंद्रिय व ज्याचा आत्मा सर्व भूतांच्या आत्मरूप झालं आहे असा निष्काम कर्मयोगाचे ठिकाणी रत असलेला मनुष्य कर्म, कर्म तरी त्यापासून अलिप्त असतो जेने भ्रांती पासुनी हिरतले गुरु वाक्ये मन धुतले मग आत्मस्वरूपी घातले हरवनी ज्याने भ्रमापासून हिरवून घेतलेले आपले मन गुरु पदेशाने स्वच्छ करून आत्मस्वरूपात मुरवून ठेवले जैसे समुद्री लवण न पडे तेगळे अल्प आवडे मग होय सिंधूची एवढे मिळे तेव्हा ज्याप्रमाणे समुद्रात मीठ पडले नाही तोपर्यंत ते मर्यादित असे दिसते मग ज्यावेळी समुद्राशी त्याचा योग होतो त्यावेळी ते समुद्र एवढे होते चैतन्य जादेशी परी व्यापिले लोक त्रय त्याप्रमाणे संकल्पापासून दूर गेल्यामुळे ज्याचे चित्त चिद्रूप झाले तो मर्यादित दिसत असला तरी त्याने तिन्ही लोक व्यापले आहेत असे समज आता करता कर्म करावे हे खुंटले तया स्वभावे आणि व्यवहार स्वभावतच बंद पडतो आणि त्यावर त्याने सर्व जरी केले तरी तो तत्वत त्याचा करता होत नाही श्लोक आठ व श्लोक नऊ न किंचित करो मी ती युक्तो म्हणेत तत्व पश्चन शृणस्पृशन जीघ्र नशनन गपनश्वसन प्रलपन विसृजन गृहन उनिशन निमिशन इंद्रिया धारयन पाहत असतात ऐकत असतात स्पर्श करीत असतात वास घेत असता खात असतात चालत असतात झोप घेत असता श्वास घेत असतात डोळ्यांची पापणे उघडत असतात व मिटत असतात इंद्रियांच्या अर्थाच्या ठिकाणी इंद्रियांची प्रवृत्ती असते असे लक्षात आणून कर्मयोगाच्या ठिकाणी रत असलेल्या आत्म्याचे खरे स्वरूप जाणणाऱ्या तत्वभित मनुष्याने मी काही करीत नाही असे लक्षात ठेवावे जे पार्थातया देही मी ऐसा आठवू नाही तरी कर्तृत्व कैसे काय उरे सांगय कारण अर्जुना त्याच्या ठिकाणी मी देह अशी आठवणच नसते तर मग करतेपणाकोडचा तो करते पणा तेथे राहील काय सांग बरसे तनु त्यागे विण अमूर्ताचे गुण दिसती संपूर्ण याप्रमाणे शरीराचा त्याग केल्याशिवाय अव्यक्त परमात्म्याचे सर्वस्वभाव। त्या कर्मयोगाच्या ठिकाणी स्पष्टपणे अनुभवास येतात ए आणि कांची परी तो एक शरीरी अशेषा व्यापारी वरत दिसे दिसेरवी तोही इतर लोकांप्रमाणे शरीरात असून सर्व व्यवहार करीत असताना दिसतो तोही नेत्री पाहे श्रवणी ऐकतू आहे परि तेथिचा सर्वथा नोहेवल देखे तो देखील इतर लोकांसारखा डोळ्यांनी पाहतो कानांनी ऐकतो परंतु आश्चर्य पहा कि तो त्या व्यवहारात मुळीच लिप्त होत नाही परशाशी तरी जाणे परिमळू सेवी घराणे अवसरोचित बोलणे तया हि आखा स्पर्शाचा समजतो नाकाने गंधाचा अनुभव घेतो व समयोचित बोलण्याचा व्यवहारही त्याच्याकडून घडतो आहाराते स्वीकारी त्याच्या वेते परिहारी निद्रेची अवसरी निधीजे सुखे आहाराचे सेवन करतो टाकायचे ते टाकतो व झोपेच्या वेळेला समाधानाने झोप घेतो इच्छा वशे, तो हि चालतू चाल दिसे पै सकळ कर्म ऐसे रहाटे कीर। तो आपले इच्छेनिरूप चालताना दिसतो असे तो सर्व कर्मांचे खरोखर आचरण करतो हे सांगो काई एकैक का, देखे श्वासोच्छ्वासादिक आणि निमिषोनिमिष आदी करुने हे एक एक काय सांगवे, पहा श्वास घेणे व सोडणे आणि पापण्यांची उघडझाप करणे इत्यादी करीति बळे अर्जुना त्याच्या ठिकाणी ही सर्वच असतात असे समज परंतु तो आपल्या अनुभवाच्या सामर्थ्यावर यांचा करता मुळीच होत नाही जै भ्रांती से जे सुतल स्वप्न सु स्वप्नाच्या सुरला होता मग ज्ञानाचा उदय झाला असताना जागा झाला म्हणून तो आपल्याला करता समजत नाही श्लोक धाववा ब्रह्मण्या धाय करमाणी संगम त्यक्ती न न सपापे िप्यते ब्रह्माच मििकाणी कर्मे अर्पण करून फलाची आसक्ती टाकून जो कर्मे करतो तो कमलपत्र जसे पाण्यापासून अलिप्त असते तसा पापापासून अलिप्त असतो आता अधिष्ठान संगती अशेषा इंद्रिय वृत्ती आपुलालिया अर्थी वर्तत आहाती आता चैतन्याच्या आश्रयाने सर्वेंद्रियांच्या वृत्ती आपापल्या विषयांकडे धाव घेत असतात दीपाचे प्रकाशे गृहीचे व्यापार जैसे देही कर्मजात तैसे योगयुक्ता दिव्याच्या उजेडावर घरातील सर्व व्यवहार चालतात त्याप्रमाणे ज्ञानाच्या आश्रयाने योगयुक्तांची सर्व कर्मे देहात चालतात तो कर्मे करी सकळे परिकर्मधे जैसेन सिंपी जळी जळे पद्मपत्र ज्याप्रमाणे कमलाचे पान पाण्यात असून पाण्याने लिप्त होत नाही त्याप्रमाणे तो सर्व कर्मे करतो परंतु धर्माधर्मरूप कर्मबंधाने आकळला जात नाही